वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग पंधरावा नाना प्रकारची श्वापदे आणि हरिण यांनी युक्त असलेल्या पंचवटीकडे गेल्यावर राम देदीपेमान भ्रात्या लक्ष्मणाला म्हणाला मनात योजल्याप्रमाणे मुनीने जो देश सांगितला त्या देशाला आपण हलो सौम्या हा पंचवटी प्रदेश फुलून गेलेल्या वनांचा आहे वनाच्या बाबतीत तू निपुण आहेस सर्वत्र दृष्टी फिरव आणि आश्रम कोणत्या स्थानी योग्य होते ठरव जेथे वैद्यही तू आणि मी आनंदाने राहू अशा प्रकारचा जवळच जला आणि जेथे फुले कुश पाणी असा तो प्रदेश असावा राम असे बोलल्यानंतर लक्ष्मणाने हात जोडले आणि तो सीते समक्ष काकुतश्याला म्हणाला काकुतश्या तू शंभर वर्षे राहिलास तरी मी तुझा आज्ञादारकच राहणार तू स्वतः तुला आवडेल तसा असा प्रदेश आणि तेथे आश्रम तयार कर असे मला सांग लक्ष्मणाच्या या बोलण्याने महा तेजस्वी रामला आनंद झाला शोध घेऊन एक प्रदेश सर्व गुणांनीयुक्त असा त्याने पसंत केला तो सुंदर प्रदेश आश्रम बनवण्याकरता आपल्या ताब्यात घेऊन रामाने लक्ष्मणाचे दोन्ही हात आपल्या हाती घेतले आणि त्याला म्हणाला हा देश समतल शोभिवंत फुललेल्या झाडांनी वेढलेलाच आहे येथे रम्य आश्रम स्थान यथायोग्य तू करावे सूर्याप्रमाणे चमकदार आणि कमळे असलेले आणि त्याने शोभणारे सर्व सरोवर पुष् जवळच दिसत आहे शुद्ध अंतकरणे अगचिने जसे सांगितले होते ही रम्य गोदावरी नदी फुललेल्या झाडाने वेढलेली आहे तिच्या काठी हंस कारंड गजबजलेले आहेत चक्रवा पक्षांनीही तिला शोभा ती फार दूर नाही फार जवळी नाही मृगांच्या कळपांचा तिच्यावर नित्य राबताय येथून डोंगर कसे सौम्य फुललेल्या झाडाने झाकलेले रम्य आणि उंच पुष्कळ गुहा असलेले दिसत मोरांचे आवाज निना देत आहेत सोनेरी रुपेरी तामसोर आणि पांढऱ्या अशा रंगांमुळे हे डोंगर खिडक्या काढल्या असा येत असे किंवा निरनिराळ्या रंगांच्या आकृती अंगावर काढलेल्या हत्तीसारखे दिसतात ते डोंगर लाल ताल सतमाल खजुरी फणस निवार तिवस ती, निव, पुनग अशा वृक्षाने शोभत आहे आंबा अशोक केळवा केतकी चापा फुलांचे पुजके असलेल्या लताने आणि त्या त्या वृक्षाने म्हणजे चंदना चंदन नीप फणस लकुच धावडा, अश्वकर्ण खैर शमी पळस पाटल यांनी झाकलेले हे पवित्र रम्य पुष्कळहरी पुष्कळ हरिण आणि पक्ष्यांनी गजबजलेले असे स्थान आहे लक्ष्मणा येथेच आपण या पक्ष्यांचा सहवास साधूया शत्रूचेरीच मोठी पर्डशाळा माती लिंपून आणि लांब लचक वेळी उभे करून आणि कळकांची आढी करून सुंदर रीजराशी केली वर शमीच्या ढाप्या पसरून त्या घट्ट दोऱ्याने बांधल्या आणि त्यावर कुश काश शर अशी गवते आणि पाने पसरून छप्पर बनवले रामा करता राहण्याची जागा भूमीतर सपाट करून सुंदर आणि उत्तम अशी त्या महाबलशालीने केली मग श्रीमान लक्ष्मण गोदावरी नदीवर गेला आणि स्नान करून आणि कमळे फळे घेऊन आला मग पुष्पबली आणि यथाविधी शांती करून त्याने रामाला ते आश्रमस्थान बनवलेले दाखवले मग सीतेसह तो तुमदार केलेला आश्रम, के आश्रम पाहून पर्णशाळेत बसलेल्या रामाला अतिशय आनंद झाला अत्यंत हर्षित होऊन त्याने आपल्या बाहून लक्ष्मणाला कवटाळले आणि अत्यंत प्रेमपूर्ण प्रेमपूर्ण आणि भावनोत्कष शब्द बोला राजा तू एक एवढे मोठे कार्य केलेस मला फार आनंद झाला करता बक्षीस म्हणून मी तुला आलिंदन दिले लक्ष्मणात तुझ्यासारख्या भाव जाणणाऱ्या वर्तना आणि धर्मज्ञ माझा पिता पावला नाही असेच वाटते असे लक्ष्मणाला म्हणून सौंदर्य संपन्न राम खूप मुळे फळे असलेल्या त्या देशात सुखी होऊन आनंदात राहिला काही काळ सीता आणि याची सेवा करीत होते तेथे तो स्वर्ग लोकात जसा देव तसा राहिला अरण्यकांडाचा पंधरावा सर्ग समाप